स्कंद सहावा अध्याय सतरावा हय हय राजाची कथा जन्मांचा नाश होऊनही भृगुवश पुन्हा कसा प्रस्थापित झाला हय हय याना यापासून काय मिळाले ते आपण सांगा व्यास म्हणाले हे राजा हिमालयावर गेलेल्या भृगुस्त्रियांनी गौरीची मृणमयी मूर्ती नदी स्थापन केली गौरीचे यथासांग पूजन केल्यावर त्या आमरण उपोषणास बसल्या मृत्यूचा असे सांगून ती जगदंबिका अंतर्धान पावली त्या वरामुळे भृगुस्त्रियांना आनंद झाला पुढे एका भृगुस्त्रीने अत्यंत चतुराई करून उदरातील गर्भ मांडीत धारण केला परंतु ती तेजोमय दिसू लागली हयहयाच्या भीतीने ती पळस सुटली तेव्हा हयहुद्धा तिच्या मागे धावले अखेर तलवारी उपसून त्यांनी तिला गाठले गर्भरक्षणासाठी ती आक्रोश करू लागली आपल्या मातेला आता कुणीही त्राथा नाही ती अत्यंत भयभीत होऊन अगतिक झाली आहे हे अवलोकन करताच तो गर्भस्थ बालक एकदम क्रुद्ध झाला आणि मांडी फोडून बाहेर पडला त्याच्या तेजाने आणि दर्शनाने ह्यांची दृष्टी गेली अंध होऊन ते पर्वतावरून संचार करू लागले त्यांनी मनात विचार केला ब्राह्मण स्त्रीच्या पातिव्रत्याचा प्रभाव आहे पतिव्रते पुढे आपले शौर्य व्यर्थ होय म्हणून आपण आता तिला शरण जाऊ असा विचार करून ते त्या भृगुस्त्रीला शरण गेले आणि नम्रतेने म्हणाले हे माते आम्ही अपराधी आहोत आम्हाला क्षमा कर आम्ही पातकी आहोत अंधत्व हे मृत्यूपेक्षाही भयंकर असते म्हणून आता तू आम्हाला दृष्टी दे आम्ही इथून पुढे असे नीच कृत्य कधीही करणार नाही आम्ही भृगूंचे सेवक असून केवळ अज्ञानामुळे आमच्या हातून हे पातक घडले आम्ही सर्व शब्दा घेऊन चांगले वागू आम्ही तुला शरण आलो आहोत हय यांचे भाषण ऐकून ती भृगुस्त्री विस्मयाने म्हणाली हे क्षत्रियानो मी तुमच्यावर मी तुम्हाला अंध केले नाही माझा पुत्र भार्गव हा तुमच्यावर क्रुद्ध झाला आहे म्हणून त्याने क्रुद्ध होऊन तुमची दृष्टी नष्ट केली तुमच्या भयाने शंभर वर्षेपर्यंत मी हा गर्भ मांडीत धारण केला होता त्यामुळे त्याने गर्भावस्थेतच सर्व वेदांची अंगे अभ्यासली आहेत पितृवधामुळे संतप्त होऊन तो तुमचा वध करण्याचे प्रसादा भृगुस्त्रीच्या उरूपासून उत्पन्न झालेल्या त्या आऊर्वाला सर्व हाय हाय शरण गेले त्याची स्तुती करून संतुष्ट झालेला आऊर्व त्यांना म्हणाला घडणाऱ्या गोष्टी दैवाने निर्माण केलेल्या असतात म्हणून त्याबद्दल शोक करणे इष्ट नव्हे तुम्ही क्रोधाचा त्याग करून जा। हा स्वगृहेश्रमात परत आली तिने बालकांचे रक्षण केले जन्मेजे म्हणाला लोभामुळे क्षत्रियांनी दुष्टकर्म केले लोभामुळे दोघांचाही नाश झाला पण त्यांना हय हय नाव का प्राप्त झाले व्यास म्हणाले एकदा महा तेजस्वी सूर्यपुत्र रेवंत आपला सुंदर उच्च रवा अश्वावर आरूढ होऊन वैकुंठ लोक गेला तेथे त्या ते अश्वारुढ सूर्यपुत्र महालक्ष्मीने अवलोकन केले सागरापासून उत्पन्न झालेल्या त्या अश्वरूप भ्रात्याला पाहून ती विस्मित झाली त्यावेळी सूर्यपुत्राला पाहून विष्णू लक्ष्मीला म्हणाले हे चारोगात्री हा कोण येत आहे बरे शरीर कान्ति मदना प्रमाण त्रैलोक्यावा लक्ष्मी ने विष्णु ऐसी प्रश्नाला उत्तर दिल नहीं अपनी स्त्री ते सुंदर अश्वाक प्रेमाने पहात है अपने प्रश्ना से उत्तर दी नहीं पहन विष्णु क्रुद्ध सुलोचने तू का हैस पी लक्ष्मी ने उत्तर दिल नहीं तेव्हा भगवान म्हणाले हे लक्ष्मी तू सर्वत्र रममान होतेस म्हणून तू रमाशील हो तू चंचन असल्याने चंचना होशील तू कोठ असतानाही तू अश्वामुळे मोहवश झालीस म्हणून तू लोभी घोडी होशील अशा प्रकारे शाप दिल्यावर लक्ष्मी भयभीत होऊन रडू लागली थोड्या वेळाने ती विनयाने आपल्या पतीला म्हणाली हे देवादी देवा, देवा गोविंदा, माझा लहानशा अपराधा बद्दल माझ्या ठिकाणी शत्रूला शाप, शाप देण्याचे सोडून मला का शाप दिला मी आता तुमच्या समोरच प्राणत्याग करते मी पृथ्वीवर गेल्यावर तुमच्या विराने जिवंत कशी राहणार मी शापमुक्त केव्हा होणार विष्णू म्हणाले तेथे तुला माझ्यासारखा पुत्र प्राप्त होऊन माझे सानिध्य मिळेल आणि तू पूर्ववत सुखी होशील अध्याय सतरावा समाप्त